आता ह्यात तुम्हाला दिसेल आवाज छान लावला आहे तानाबिना मारलेले आहेत कडव्यांची उलट पालट आनंदे नट ती म्हणताना अंतरा उलटा सुलटा झाला तर काही बिघडत नाही तशी त्यांनी कल्पना करून घेतलेली आणि गायलेले आहेत आपण त्या पद्धतीने ऐकलं तर आपल्याला काहीच अडचण नाही परंतु मूळ मुद्दा आता असा आहे की मग राष्ट्रगीतामध्ये महत्वाचं काय याविषयीची भावना पुढे बदलत गेली आहे असं झालं की हो हे भारतभू विषयी गायलं जात आहे म्हणजे हे महत्वाचं गीत आहे तेव्हा मी हे गायलं पाहिजे जी गोष्ट वाईट असतानी फॅशन मध्ये असते तशी सगळी माणसं करायला लागतात तशी महत्वाची वाटते त्याही वेळेला सगळेच म्हणतात मी पण या भोज्याला शिवून येतो असं तर याही भूमिकेतून माणसानी प्रयत्न करणं हेही नैसर्गिक आहे म्हणजे यामुळे दोष द्यायचा नाही मला पण मला असं जरूर म्हणायचं आहे की ही भावना आपण समजतो एवढी साधी सरळ नव्हती याचं समीकरण इतकं साधं नव्हतं यामध्ये फार मोठे सांस्कृतिक काहीतरी संबंध गुंतले होते लोकांचे आणि लोक प्रयत्न करत होते की आम्हाला नक्की काय म्हणायचंय कसं म्हणता येईल म्हणू की नको कसं म्हणू ते असं चालू होत होते आणखी एक आता पुढचं गीत आहे ते ऐकल्यानंतर आणि ध्यानातील तुमच्या पागनिस्तानच्या बाबतीमध्ये मी काय सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुंदर भजनी आवाज आणि अतिशय स्वच्छ गायकी की मनामध्ये आपल्या ठसलेल्या गोष्टी आहेत या त्यांनी असं केल्यानंतर आपल्याला विचार करायला लागेल म्हणजे त्यांनी हा विचार केला नाही हा आपल्याला विचार करायला लागेल असं माझं म्हणतं go <laughs>